श्रीमद गीता शंकर भाष्य अध्याय अठरावा भाग तिसरा श्लोक सत्तावन्नावा सर्व कर्मे मनाने माझ्या ठिकाणी समर्पित करून तसेच समबुद्धी समबुद्धीरूप अवस्थेचा आश्रय करून मतपरायण आणि निरंतर माझ्या ठिकाणी जजचित्त आहे असा होश्य आणि अदृश्य अशा सर्व कर्मांचा विवेकबुद्धीने अर्थात योशीनासी गीता नऊ सत्तावीस जे करतोस आणि जे प्राप्त करतोस या ते या श्लोकामध्ये सांगितलेल्या भावाप्रमाणे मला ईश्वराला अर्पण करून तेथे माझे होऊन अर्थात मी वासुदेव ही ज्यांची परमगती आहे असा होऊन माझ्यामध्ये बुद्धी स्थिर करण्याच्या योगाचा आश्रय करून बुद्धियोगाच्या योगाने अनन्य शरण होऊन निरंतर माझ्यामध्ये राहशील असा हो अर्थात ज्याचे चित्त सदैव माझ्यामध्ये आहे असा हो श्लोक अठ्ठावन्नावा माझ्या ठिकाणी चित्त असणारा तू माझ्या प्रसादाने सर्व संकटे पार करून जाशील परंतु अहंकाराने माझे ऐकले नाही तर तुझा नाश होईल माझ्यामध्ये आहे असा तू सर्व प्रकारचे दुःखात जन्म कारणापासून माझ्या अनुग्रहाने तू करून जाशील सर्वांच्या पलीकडे जाशील परंतु जर तू सांगितल्याप्रमाणे त्या वचनाचा सा अहंकारामुळे मी पंडित आहे असे मानून ऐकले नाही ग्रहण केले नाहीस तर तुझा नाश होईल नाशाला प्राप्त होशील मी स्वतंत्र आहे दुसऱ्याचे म्हणणे का ऐकावे असे तू समजता कामा नाहीये श्लोक एकूण एक साठ हवा अहंकाराचा आश्रय करून मी युद्ध करणार नाही असे समजल्यास हा तुझा निश्चय खोटा आहे कारण तुझा स्वभाव तुला मुद्दाम युद्ध करण्यास लागील भाष्य अहंकाराचा आश्रय करून असे समजलास असा निश्चय केल्यास की युद्ध करणार नाही तर तो निश्चय खोटा आहे कारण तुझी प्रकृती तुझा क्षत्रिय स्वभाव तुला युद्ध करायला लावील कारण की श्लोक साठावा हे कोणते जे कर्म तू मोहामुळे करू इच्छित नाहीस ते कर्मसुद्धा तू आपल्या स्वाभाविक कर्माच्या अधीन होऊन करशील भाष्य हे कुंतीपुत्रा तू शुराधी आपल्या स्वभावाप्रमाणे कर्म करण्यास बांधलेला आहेस दृढपणे बद्ध झालेला आहेस म्हणून मोहामुळे अभिवेकामुळे कर्म करण्याची इच्छा तू करीत नाहीस ते कर्म पूर्वीच्या गुणांमुळे तू करशील कारण की श्लोक एकसष्टावा हे अर्जुना शरीररूपी यंत्रावर आरूढ झालेल्या सर्व प्राण्यांच्या अंतरात्मी असतो आपल्या मायेनुसार त्यांच्या कर्मानुसार त्यांना कर्मानु फिरायला लावतो भाष्य ईश्वर सर्वांचे नियंत्रण कर नियंत्रण पालन करणारा मी नारायण सर्व प्राणीमात्रांच्या हृदय प्रदेशात स्थिर आहे जो शुद्ध स्वच्छ शुद... शुद्ध अंतरात्मा स्वभाव असणारा होतो अर्थात पवित्र अंतकरण युक्त होऊन ज्याचे नाव आहे कारण अर्जुन शब्दाचा अर्थ शुद्ध असा ऋग्वेदानुसार होतो शुद्धतेचा वाचक आहे तो ईश्वर कसा राहतो ते सांगतात सर्व प्राणी मात्र यंत्रावर आरूढ झालेल्या कठपुतली प्रमाणे भ्रमत असतात या ठिकाणचे यंत्रावर आरूढ झालेली कठपुतली असते आणि खेळ करणारा मायेच्या योगावर नाचवतो त्याप्रमाणे सर्वांच्या हृदयात स्थित असलेला जो मे ईश्वर तो याप्रमाणे प्राणी मात्रांना नाचवतो श्लोक बासष्ट भाव हे भारता अर्जुना तू सर्व भावाने त्या परमेश्वरालाच शरण जा त्या परमेश्वराच्या कृपेनेच अत्यंत श्रेष्ठ शांतीयुक्त अत्यंत प्राचीन शाश्वत अशा श्रेष्ठ पदाला प्राप्त होशील भाष्य हे भारता तू सर्व सर्व प्रकारे त्या ईश्वर ईश्वराला शरण जा अर्थात सर्व दुःखांचा नाश करण्यासाठी वाणी मन शरीरद्वारा सर्व प्रकारे त्या ईश्वराचा आश्रय कर त्या ईश्वराच्या अनुग्रहामुळे सर्वोत्तम शांतीप्रत अर्थात उपरती होऊन शाश्वत ठिकाणी अर्थात विष्णूच्या परमश्रेष्ठ नित्यधामाला प्राप्त होशील श्लोक त्रेसष्टावा याप्रमाणे गुप्तहून गुप्त असे ज्ञान मी तुला सांगितले या गुप्ततम ज्ञानाचा या शास्त्राचा अर्थात आता कथन के केलेल्या गोष्टीचा पूर्णपणे विचार कर या विषयाबाबत प्रकारे विचार करून तुला जशी इच्छा असेल त्याप्रमाणे कर मी पुन्हा जे ते सांगतो ते ऐक चौसष्ट गुह्यातून गुह्य माझे सर्वश्रेष्ठ सांगणे पुन्हा ऐक तू मला अत्यंत प्रिय आहेस म्हणून हे परम कल्याण करणारे वचन मी तुला सांगेन भाष्य सर्व गुह्या मध्ये गुह्य रहस्यमय सर्वोत्तम असे माझे म्हणणे तू पुन्हा ऐक हे मी यापूर्वी सुद्धा अनेक वेळा सांगितले आहे ते तू पुन्हा ऐक मी तुला भयाने अगर स्वार्थासाठी सांगत नसून केवळ तू माझा अत्यंत प्रिय आहेस केवळ या कारणामुळेच तुझ्या कल्याणाची गोष्ट अर्थात अत्यंत असे ज्ञानप्राप्तीचे साधन सांगेन कारण हे कारण सर्व हितांमध्ये श्रेष्ठ आहे को संगलोकवाजे मन हो भक्त हो मे यज्ञ करना पूजन करना आहो मालामस्कार कर अने तू माला प्राप्त होशील प्रतिज्ञापूर्वक संगत है कारण तुम्हारा अत्यंत प्रिय है भाष्य तू मे लक्ष्य करा अर्थात मैा चित्त हो मा भक्त मे भक्ति करना होजन करना तुम्हाला नमस्कार कर मलाच केवळ नमस्कार करणार आहोत करताना अर्थात मी वासुदेव त्यामध्ये पूर्णपणे करणारा होत होत मी तुला सत्य प्रतिज्ञेने सांगतो की तू मला प्रिय आहेस हे सांगण्याचा अभिप्राय असा आहे की या प्रकारे भगवंताला सत्य प्रतिज्ञा असल्याचे जाणून त्याप्रमाणेच भगवत भक्तीचे फळ निसंदेह एकमेव फळ मोक्ष आहे असे मानून मनुष्याला केवळ एकमेव भगवंताला शरण जाण्यामध्ये तत्पर होणे आवश्यक आहे कर्मयोगा वरील निष्ठेबद्दल अत्यंत श्रेष्ठ गोपनीय ईश्वराला शरण जाणे असा जो उपसंहार तो करून त्यानंतर आता कर्मयोगनिष्ठेचे फलस्वरूप सर्व वेदांतामध्ये सांगितले आहे हे ज्ञान या ठिकाणी सांगणे उचित आहे म्हणून भगवान सांगतात श्लोकसा सर्व धर्मांना कर्तव्यक्रमांना टाकून देऊन केवळ मला सर्व शक्तीमान परमेश्वर मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन तू शोक करू नकोस भाष्य सर्व धर्मान जेवढे धर्म आहेत करावयाचे आहे म्हणून यामध्ये अधर्माचा देखील समावेश आहे दुराचरणापासून जो बाजूला झाला नाही कठोपनिषद एक दोन चोवीस धर्म आणि अधर्म या दोघांचा आहेत त्याग कर शांतीपर्व दोनशे एकोणतीस इत्यादी श्रुती स्मृती यांच्या वचनाने सुद्धा हेच सिद्ध होते सर्व धर्मांना सोडून देऊन सर्व धर्मांचा आत्मा आहे सर्व प्राणी मात्रांच्या अंतःकरणात समभावा गर्भजन्म जरा आणि मरण यापासून मुक्त आहे त्याला तु शरणाचा अभिप्राय असा आहे की मी परमेश्वर त्याच्याशिवाय अन्य काहीही नाही असा निश्चय कर असा निश्चय करणाऱ्या तुला मी माझे स्वरूप समक्ष दाखवून धर्म अधर्म यांच्या वंधनातून बापा भासनमुक्त करेन याबद्दल प्रथमच सांगितले आहे की ज्याच्या अंतकरणातील अज्ञानजनित अहंकार ज्ञानरूपी नाहीसा करतो गीता दहा अकरा म्हणून तू शोक करू नकोस चिंता करू नकोस गीताशास्त्राप्रमाणे निश्चितपणे परमकल्याण मोक्षाचे साधन आहे की, की कर्म आहे की ज्ञान आणि कर्म दोन्हीही आहेत मोक्षाची साधन ज्ञान आहे की कर्म आहे विज्ञान आणि कर्म दोन्ही आहेत उर्व पक्षी अशा तऱ्हेची शंका का निर्माण झाली उत्तर पक्षी ते जाणले असतात अमृतत्वाचा लाभ करून देतो गीता तेरा बारा त्यानंतर मला तत्वत जाणून माझ्यामध्ये प्रविष्ट होतो गीता अठरा पंचावन्न या वचनावरून केवळ ज्ञानानेच मोक्ष प्राप्ती होते असे दिसून कर्म करणे एवढाच अधिकार आहे गीता दोन सत्तेचाळीस तू कर्मचकर गीता चार पंधरा कर्तव्या दाखवली आहे याप्रमाणे आणि आवश्यकता आहे असे सांगितल्यामुळे शंका घेण्यास जागा आहे की दोघांच्या समुखाचे साधन होते पूर्वपक्ष परंतु या विचार प्रवृत्तीचे फळ काय असेल उत्तर पक्ष या दिघांपैकी कोणत्याही एका मार्गाचा निश्चय करणे जरूर आहे म्हणून या सविस्तर विचार करणे आवश्यक आहे भाष्य केवल आत्मज्ञान हे परमकल्याण किंवा मोक्षाचे निश्चित भेद प्रतितीचे निवारण करते त्यामुळे मोक्ष ही त्याची अंतिम अवस्था गती आहे क्रिया कर्ता आणि फलविषयक असलेली भेदबुद्धी अज्ञानाचे कारण असून ती त्यासाठी सदैव प्रवृत्त होते किंवा जे कर्म आहे मी त्या कर्माचा करता आहे एखादे विशेष फल प्राप्त व्हावे म्हणून मी कर्म करतो अशा तऱ्हेने अज्ञान अविद्या अनादिकालापासून प्रवृत्त झालेली आहे या ठिकाणी केवळ एकमात्र अकर्ता क्रियारहित आणि फलरहित आत्मा मी आहे माझ्यापासून भिन्न असे काहीही नाही असे आत्मज्ञान विषयक आत्मविषयक ज्ञान या अविद्येचा नाश करणारे आहे कारण ज्ञान प्राप्त होताच कर्माच्या प्रवृत्तीतून हेतूपूर्ण भेदबुद्धीचा अपोअप नाश होतो वरील तू हे अव्यय दोन्ही पक्षांच्या निवृत्तीच्या संबंधात अर्थात मोक्ष केवळ कर्माला मिळत नाही किंवा ज्ञान आणि कर्म यांच्या समच्छ्याने सुद्धा प्राप्त होत नाही या प्रकारे तू या अव्यचा उपयोग करून या दोन्ही पक्षांचे खंडन करण्यात आले आहे मोक्ष कार्य शून्य स्वयंसिद्ध आहे म्हणून कर्म हे मोक्षाचे साधन आहे असे मानले जात नाही कारण कोणतीही नित्यवस्तू कर्म किंवा ज्ञान यांच्या उत्पन्न होत नाही पूर्वपक्षी कर्म केवळ ज्ञान व्यर्थच ठरेल उत्तर पक्षी असे नाही कारण अविद्येचा अज्ञानाचा नाश करणारे असे ज्ञानाचे स्वरूप असल्याने त्याची मोक्षप्राप्ती रूप फलमर्यादा प्रत्यक्षात आहे दिव्याच्या प्रकाशामुळे अंधकारात दोरीवर होणारा सर्वाचा आभास व अंधकार नाहीसा या प्रकाशाचे फल आणि सर्पविषयक असलेला विकल्प बाजूला करून आणि दोरीची प्रत्यक्षता दाखवून भ्रमाचे संपूर्णत निरसन करणे हे आहे त्याप्रमाणे अविद्या रूपी अंधकाराचा नाश करणारे असे आत्मज्ञानाचे फळ सुद्धा नाही किंवा मंथनाने अग्निया तुकडे होतात आणि अग्नि प्रज्वलित होणे इत्यादी फळाशिवाय अन्य फळ प्राप्त करून देणारी जिचे फळ समोर दिसते अशी प्रवृत्ती कर्मामध्ये नसते अशा ज्ञाननिष्ठा रूपक्रिया करणारे ज्ञात अधिकारकाचे आत्मकैवल्य रूपापेक्षा निराळे फळ देणारी कर्मप्रवृत्ती अन्य कर्मामध्ये नसते म्हणून ज्ञाननिष्ठा कर्मासहित नसते भोजन आणि अग्निहोत्र वगैरे क्रियांप्रमाणे होते असे म्हटले जाते ते म्हणाले जाळ आहे असे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर कर्माच्या फळाची इच्छा राहत नाही सर्व बाजूंनी पाण्याची समृद्धी असता विहीर किंवा यामधील पाण्याची अपेक्षा राहत नाही त्याप्रमाणे मोक्षहिजाचे फळ आहे अशा ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर क्षणभर सुख देणाऱ्या अन्य फळाची किंवा ते साध्य करण्यासाठी अवलंब करीत आहे कर्मामध्ये नसते आणि अशी सीमित फळाची इच्छाही त्याला होत नाही म्हणून असे सिद्ध होते की परमकल्याणाचे साधन कर्म नाही अगर आणि कर्म यांचा समुच्चय पण नाही म्हणून कैबल्य हे ज्याचे अंतिम फळ आहे अशा ज्ञानाला कर्माच्या सहाय्याची देखील अपेक्षा नसते कारण ज्ञान विद्याचा नाश करणारे आहे म्हणून त्याचा कर्माशी विरोध आहे अंधकाराचा नाश अंधकाराने होत नाही पूर्वपक्ष हा सिद्धांत योग्य नव्हे कारण नित्यकर्म केली नाहीत दोष निर्माण होतो मोक्ष नित्य आहे भाव आहे की प्रथम या ठिकाणी जे सांगण्यात आले आहे की केवळ ज्ञानाने मोक्ष मिळतो हे ठीक वाटत नाही कारण वेदशास्त्रांनी सांगितलेली नित्यकर्मे न करण्याने नरकादींच्या प्राप्तीचा दोष लागेल असे जर असेल तर कर्मापासून मुक्तता होणार नाही म्हणूनच नाही असे म्हणण्याची पाळी येईल म्हणून असा दोष नाही कारण मोक्ष नित्य आणि सिद्ध आहे नित्य कर्माचे आचरण केल्याने दोष तर मुळेच निर्माण होणार नाही निषिद्ध कर्माचा त्याग करण्याने अनिष्ट शरीराची प्राप्ती होणार नाही काम्य कर्माचा त्याग करण्याने इष्ट शरीराची प्राप्ती होणार नाही त्याप्रमाणे आताचे शरीर उत्पन्न होण्यास कारणीभूत कर्माच्या फळाचा उपभोगाचा नाश झाल्या आहे प्रयत्नाशिवाय सुद्धा कैवल्य सिद्ध होते उत्तर पक्षी परंतु पूर्वीच्या अनेक जन्मात करण्यात आलेल्या स्वर्ग किंवा नरक वगैरेच्या प्राप्तीरूप फळ देणाऱ्या अनेक अनारब्ध कर्मांचे संचित आहे त्या फळाचा उपभोग न घेतला गेल्या कारणाने त्याचा नाश होणार नाही असे म्हटले तर पूर्वपक्षी असे नाही कारण नित्यकर्म करीत असताना होणारे परिश्रम रूप दुःखमय फलच या कर्म चा चा कर्म कर्माचा फळाचा उपभोग आहे असे समजले जाते किंवा प्रायश्चिताने नित्यकर्म सुद्धा पूर्वपृत पापाचा नाश करणारे आहे असे मानले जाईल त्याचप्रमाणे प्रारब्ध कर्माच्या फलभोगाचा नाश होईल पुन्हा नवीन कर्माचा आरंभ न करण्याने देहोत्पत्तीला कारणच उडत नाही येतन केल्याशिवायच तो काय बल्ल्यात स्थिर होतो उत्तर पक्षी हाच दंतमेश्वराला जाणण्याने देखील मनुष्यमृत्यू वासंतरतो मोक्ष प्राप्तीसाठी याशिवाय दुसरा मार्ग नाही श्वेत श्वेता, श्वेता या श्रुतीवचनाप्रमाणे मोक्षासाठी ज्ञानाशिवाय अन्य मार्ग नाही असे सांगणारी श्रुतीही आहे आकाशाला सांभड्याने वेळून टाकणे कसे शक्य आहे हे जसे अशक्य आहे त्यामुळे अज्ञानी माणसाला मोक्ष मिळणे अशक्य आहे केवळ ज्ञानानेच कैवल्य प्राप्त कैवल्याची प्राप्ती होते याशिवाय ज्या कर्माचे फळ मिळण्यास प्रारंभ झालेला नाही अशा पूर्वजन्मकृत पुण्याच्या नाशाची उत्पत्ती न झाल्याने सुद्धा असे म्हणणे उचित नाही अर्थात पूर्वी केलेल्या कर्मामुळे पुण्य संचय होणे शक्य आहे त्याप्रमाणे संचित पापाचाही देखील संचय होणे शक्य आहे म्हणून अन्य देहाची उत्पत्ती झाल्याशिवाय त्यांचा क्षय होणे असंभव आहे म्हणून मोक्षसिद्ध होऊ शकत नाही या शिवाय पाप पुण्याला कारण होणारे राग द्वेष मोह वगैरे दोषांचा आत्मज्ञानाशिवाय मुळातच नाश होणे असंभव आहे म्हणून पुण्य आणि पाप यांचा समूळ नाश होणे संभवनीय नाही श्रुतीमध्ये देखील पुण्य लोकांची प्राप्ती होते असे फळ सांगण्यात आले आहे वर्णाश्रमाप्रमाणे आपल्या कर्मावर निष्ठा ठेवल्याने इत्यादी स्मृती स्मृतिवचनांप्रमाणे सुद्धा असेच सांगण्यात आल्याने सुद्धा कर्माचा क्षय सिद्ध होत नाही नित्य कर्म दुःख असल्याने पूर्वकृत पापांचे फळ देखील आहे शिवाय अन्य कोणतेही फळ नसते कारण श्रुतीमध्ये याबाबत कोणतेही फळ सांगण्यात आलेले नाही याप्रमाणे या कर्माचे विधान केवळ जीवन निर्वाहासाठी करण्यात आलेले आहे हे त्यांचे म्हणणे ठीक वाटत नाही त्याचे फळ नाही गोष्ट संभावनीय नाही नित्यकर्माच्या अनुष्ठानाचे कष्ट अन्य कर्माचे फल विशेष आहे ही गोष्ट सिद्ध झालेली नाही तुम्ही या ठिकाणी जे सांगितले की पूर्वजन्मात केलेल्या पापकर्माचे फळ नित्य कर्माच्या अनुष्ठानामध्ये होणाराच्या रूपाने फळ देण्याच्या निमित्ताने अंकुरित झालेले नाही त्याचे फळ दुसऱ्या कर्मांच्या द्वारा उत्पन्न झालेल्या शरीराच्या सहाय्याने भोगले जाते हे म्हणणे सुद्धा युक्तिवादाला धरून नाही असे जर होत नसेल तर स्वर्गरूप फळाचा भोग घेण्यासाठी अग्निहोत्रा कर्मांच्या युगे उत्पन्न झालेल्या जन्मामध्ये नरकाला कारण असणाऱ्या नित्य कर्माच्या आचारामध्ये होणारे परिश्रम रूप दुःख पापाचे फळ रूप दुःख विशेष आहे हे सिद्ध न होऊ शकल्याने सुद्धा तुमचे म्हणणे ठीक वाटत नाही भिन्न भिन्न प्रकारचे दुःखाचे साधन ठरणारे फळ प्रदान करणारे अनेक संचित पापांची होणारी संभावना असून सुद्धा नित्य कर्माच्या अनुष्ठानाने परिश्रम हेच सर्वांचे फळ असे मानल्यावर शीतोष्णादि द्वंदे आणि रोगादी पीडा यांची प्राप्ति होणारे दुःखाचे फळ आहे असे मानले जाणार नाही असे कदाचित होईलही नित्यकर्मांच्या अनुष्ठानाने होणारे कष्ट हे पूर्वकृत पापांचे फळ आहे डोक्यावरून दगडांचा भार वाहणे हे त्याचे फळ नाही याशिवाय नित्यकर्माच्या अनुष्ठानाने होणारे परिश्रम रूप दुःख पूर्वकृत पापाचे फळ आहे असे म्हणणे उचित नाही याचे विरुद्धच आहे ते कसे उत्तर पक्षी जे पूर्वकृत पाप देण्याच्या निमित्ताने अंकुरले सुद्धा नाही त्याचा क्षय कसा होणार होणार नाही तरी पण पूर्वकृत पापांचे फळ नित्य कर्माच्या अनुष्ठानातून प्राप्त होणारे परिश्रमपूर्वक दुःख आहे असे त्याचे फळ आहे कसे सांगण्यासाठी पुन्हा प्रतिपादन केलेले आहे जे कर्मफळ देण्यासाठी प्रस्तुत नाही त्याचे फळ सांगितले नाही तुम्हाला जर असे वाटत असेल की पूर्वकृत संपूर्ण पाप कर्म फळ देण्यासाठी सिद्ध आहे तर पुन्हा नित्यकर्माचे अनुष्ठानाचे परिश्रम रूप दुःखच त्याचे फळ आहे असे म्हणणे उचित ठरत नाही नित्यकर्म विधायक शास्त्राला सुद्धा खोटे मानण्याचा प्रसंग येईल कारण फळ देण्यासाठी अंगृत झालेल्या पापाचा केवळ उपभोगानेच क्षय होईल त्यासाठी नित्यकर्माची अनुष्ठानाची तरी काय गरज त्याशिवाय प्रत्यक्ष वेदविहित नित्यकर्मामुळे होणारे परिश्रम रूप दुःख जर कर्माचे फळ असेल तर या विहितकर्माचे देखील फळ असणे आवश्यक आहे कारण व्यायामादी प्रकारे त्याचे अनुष्ठान होतेच होतच राहते असे दिसून येते म्हणून ते अन्य कोणत्या तरी कर्माचे फळ आहे अशी कल्पना करणे उचित नाही नित्यकर्माचे विधान जीवनासाठी करण्यात आलेले आहे म्हणून सुद्धा नित्यकर्माचे प्रायश्चित्ताच्या योगाने पूर्वकृत पापांचे फळ आहे असे मानणे उचित ठरणार नाही या पापकर्मासाठी प्रायश्चित्त सांगण्यात आले आहे ते या पापांचे फळ असू शकत नाही तरी सुद्धा असे मानले की प्रायश्चित रूप दुःख त्या पाप रूप निमित्ताचेच फळ होते तर जीवनाधिकारणासाठी केल्या जाणाऱ्या नित्यकर्माचे परिश्रम रूप दुःख सुद्धा जीवनाच्या हेतूचे फळ आहे असे सिद्ध होईल शिवाय नित्य आणि प्रायश्चित्त हे दोन्ही कोणत्या तरी निमित्ताने केले जाणारे आहे त्यामध्ये कोणताही भेद नाही शिवाय दुसरा दोष असाही आहे की नित्यकर्माच्या परिश्रमाची आणि अग्निहोत्राधिकर्माणाऱ्या परिश्रमाची समानता आहे म्हणून नित्यकर्मामधून होणारे परिश्रम हे पूर्वकृत पापाचे फळ आहे तर काम्यकर्माच्या अनुष्ठानामुळे होणारे परिश्रमाचे दुःख या कर्माचे फळ आहे असे मानण्यास कोणतेही विशेष कारण नाही म्हणून ते काम्य कर्माचे परिश्रम रूप दुःख सुद्धा पूर्वार्जित बापाचेच फळ आहे असे मानले जाईल असे असल्याने नित्यकर्माचे फळ सांगण्यात आले आहे आणि त्याच्या अनुष्ठानाचे विधान करण्यात आले आहे त्या विधानाची अन्य प्रकारे उपपत्ती लागत नाही म्हणून नित्य कर्माच्या अनुष्ठानाने प्राप्त होणारे दुःख हे पूर्वी केलेल्या पापाचे फळ आहे अशा प्रकारे अर्थोत्पतीची कल्पना करण्यात आली होती त्याचे खंडनं झालेल्या प्रकारे नित्यकर्माच्या विधानाची उपपत्ती न झाल्याने आणि नित्यकर्माच्या अनुष्ठानासंबंधी परिश्रम रूप दुःखाशी वादूतले फल आहे असे अनुमान केल्याने या पक्षाचे सुद्धा खंडन झाले शिवाय असे मानल्यामुळे विरोध निर्माण होतो नित्यकर्माचे अनुष्ठान करीत असता दुसऱ्या कर्माचे फळ भोगले जाते असे मानण्याने असे सांगण्यात येते की तो भोग सुद्धा नित्यकर्माचे फळ आहे त्याच्याबरोबर असेही प्रतिपादन केले जाते की नित्यकर्माचे फळ मिळत नाही म्हणून हे प्रतिपादन सुद्धा विरुद्धच आहे याशिवाय काम्य अग्निहोत्राधिकांचे अनुष्ठान करीत असता अग्निहोत्राच्या तंत्राप्रमाणे सुद्धा त्याच्यासह अनुष्ठान होते म्हणून परिश्रम रूप दुःख भोगाने सुद्धा काम्य अशा अग्निहोत्राधिकाचे फळ सुद्धा क्षीण होईल कारण ते त्याच्या अधीन हे असे मानले की काम्य अग्निहोत्राधिकापासून स्वर्गाधी फळाची प्राप्ती हे देखील दुसरे फळ आहे तर मग त्याच्या अनुष्ठानामध्ये होणारे परिश्रम रूप दुःखाला सुद्धा नित्यकर्माच्या परिश्रमापेक्षा मानणे आवश्यक होईल परंतु प्रत्यक्ष प्रमाणाच्या विरुद्ध असल्याने हे होऊ शकत नाही कारण काम्यकर्माच्या अनुष्ठानामुळे होणारे परिश्रम रूप दुःखामुळे केवळ नित्यकर्माच्या अनुष्ठानामध्ये होणारे परिश्रम दुःख यामध्ये भेद नाही याशिवाय दुसरी गोष्ट अशीही आहे की जे कर्मविहित नाही आणि प्रतिबद्धही नाही ते तात्काळ फळ देणारे असते शास्त्रविहित कर्म तात्काळ फळ देणारे नसते असे जर आहे तर स्वर्ग वगैरे लोकांबद्दल प्रतिपादन करण्यात आणि अदृष्ट फळाचे प्रतिपादन प्रति करण्यात शास्त्राची प्रवृत्ती नाही कर्मत्वामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद निर्माण होत नसल्याने त्याप्रमाणे अंग आणि इतिकर्तव्यता वगैरे बद्दल विशेषता नसल्याने सुद्धा केवळ नित्य अग्निहोत्राधिकांचे फळ अनुष्ठानजनित परिश्रम रूप दुःखभोगाने नाहीसे होत जाते आणि फळाबद्दल असलेल्या इच्छेच्या प्रभावामुळे काम्य अग्निहोत्रधिकांचे स्वर्गादी महान फळ प्राप्त होते अशी कल्पना केली जात नाही थोडक्यात नित्यकर्माचे अदृष्ट फळ प्राप्त होत नाही ही गोष्ट सुद्धा सिद्ध होऊ शकत नाही म्हणून या ठिकाणी असे सिद्ध होते की अविद्यापूर्वक अज्ञा अज्ञानमयतेने अध्न्या, करण्यात येणारी सर्व शुभ अशुभ कर्मांचा निश्चेष नाश करण्याचा हेतू विद्या ज्ञानच आहे नित्य कर्माचे अनुष्ठान नाही कारण सर्व कर्मे अविद्या आणि कामनामूलक आहेत असे आम्ही सिद्ध केले आहे की अज्ञानी माणसाचे विषय सर्व कर्मसन्यासपूर्वक ज्ञाननिष्ठ आहे ते दोन्ही त्याला जाणीत नाहीत गीता दोन एकोणीस नाशरहित नित्य त्याला जाण गीता दोन एकवीस संख्यांचे तत्वज्ञान ज्ञान योगाने कर्मयोगांचे तत्वज्ञान निष्काम कर्मयोगाने सांगितले गीता दोन तीन दोन शास्त्रविधित कर्मामध्ये आसक्ती असलेल्या अज्ञानी लोकांचा बुद्धिभेद करू नये गीता तीन सव्वीस तत्व जाणणारा सर्व गुणगुणांमध्येच गुण गुण असतात असे समजून आसक्त होत नाही तीन अठरा सर्व कर्माच्या मनाने त्याग करून राहतो गीता पाच तेरा तत्वज्ञ माणसाने मी काहीच करत नाही असे मानावे गीता पाच आठ या सर्व वाक्यामधून असा निष्कर्ष निघतो की केवळ अज्ञानीच मी कर्म करतो असे म्हणू शकेल पुरुष असे म्हणणार नाही सांगितले की तीन प्रकारचे अज्ञानी भक्त सुद्धा उदार आहेत परंतु ज्ञानी भक्त हे माझे स्वरूप आहे असे मी मानतो कामना युक्त कर्म करणारे लोक येरजारा मृत व्यापारांचा आश्रय करतात परंतु अनन्य असणारा भक्त मात्र नित्ययुक्त होऊन सदैव माझेच चिंतन करीत आत्मस्वरूप आणि आकाशाप्रमाणे असणाऱ्या माझी परमात्म्याची उपासना करीत राहतो ज्या योगे मला तत्वत जाणता येईल असा बुद्धियोग मी त्यांना देतो त्यामुळे ते मलाच येऊन मिळतात गीता दहा दहा या वचनाने असे सिद्ध होते की कर्म करणारे अज्ञानी लोक परमेश्वराची प्राप्ती करून घेऊ शकत नाहीत भगवंतासाठी कर्म करणारे भगवंताशी जडून गेल्यानंतर सुद्धा कर्म करीत असले तर ते अज्ञानीच आहेत ते चित्ताच्या समाधान अवस्थेपासून कर्मफलाचा त्याग करण्यापर्यंत अशा अव्ययाचे उपासक असतात ते सर्व भूतांच्या बाबतीत ज्यांचा द्वेषभाव संपलेला आहे गीता बारा तेरा या वचनापासून बाराव्या अध्यायाच्या समाप्तीपर्यंत जी साधने सांगण्यात आली त्या साधनांनी संपन्न आणि तेराव्या अध्यायापासून पुढील तीन अध्यायात सांगितलेल्या ज्ञान साधनांनी देखील जो आत्म्याचे एकत्व आणि अकर्तृत्व जाणणारा आहे जो ज्ञानावरील श्रेष्ठ निष्ठेने स्थिर झालेला आहे जो भगवत स्वरूप आणि आत्म्याच्या एकत्वाला शरण आलेला आहे असे भगवंताला तत्वता जाणणारे परमहांस परिपराजक यन्ना इष्ट अनिष्ट आणि दोघांच्या युक्त असे त्रिविध कर्मफल प्राप्त होत नाही यांच्या शिवाय कर्मपरायण परंतु कर्मफला होते या प्रमाणे गीताशास्त्रामध्ये सांगण्यात आलेले कर्तव्य आणि अकर्तव्य यांचे स्पष्टीकरण आहे पूर्वपक्ष सर्व कर्मेही अज्ञानामुलक आहेत असे मानणे सुसंगत वाटत नाही उत्तर पक्ष नाही ब्रह्महत्येसारखे निषिद्ध कर्म प्रमाणे नित्य कर्म जरी ते शास्त्रवीत असेल तरी देखील ते अज्ञानी पुरुषाने केलेले कर्म आहे शास्त्र सुसंगत असून सुद्धा अनर्थाला कारण होणारे ब्रह्महत्यादी निषिध कर्म अविद्या आणि कामना निदोषांनी युक्त असलेल्या पुरुषाकडून होऊ शकतात त्यांना दुसऱ्या प्रकारची प्रवृत्ती होऊ शकत नाही याप्रमाणे नित्यनैमित आणि काम्यकर्मे सुद्धा अज्ञानी आणि कामना पुरुषाकडून होऊ शकतात पूर्वपक्ष परंतु आत्म्याला शरीरापेक्षा वेगळा समजल्याशिवाय नित्यनैमित आधी कर्म करण्याची प्रवृत्ती होणे असंभव आहे उत्तर पक्ष हे कारण आत्मा जसा करता नाही अशा चलन रूप रूपकर्मा मी करतो अशी प्रवृत्ती दिसून येते असे म्हणा की शरीरामध्ये जो अहम भाव आहे तो गवण आहे पण खोटा नाही म्हणून ना असे सांगणे बरोबर नाही कारण असे मानले तर त्याच्या कार्यामध्ये देखील गवणपणा येईल पूर्वपक्ष हे पुत्र तू माझा आत्मा आहेस ते धैत्रीय संहिता दोन अकरा या श्रुतीवचनाप्रमाणे पुत्राबद्दल अहंभाव निर्माण होतो त्याचप्रमाणे संसारात सुद्धा ही गाय म्हणजे माझा प्राण आहे ज्या प्रकारे प्रिय वस्तूबद्दल अहंभाव निर्माण होतो अस असे दिसून येते अशा प्रकारे आपल्या शरीराधी संघातामध्ये असणारा अहमभाव गौण आहे हा अनुभव खोटा नाही खोटा अनुभव तर तो आहे की उभा खांब आणि मनुष्य यामध्ये असलेला भेद न जाणल्याने खांब हा पुरुष असल्यासारखा वाटतो उत्तर पक्ष गवण असा केलेला प्रयोग लुप्तोपमा शब्दाद्वारा अधिकरणाची स्तुती करण्यासाठी होतो म्हणून गवण प्रतितीच्या योगे मुख्य कार्याची सिद्धी होत नाही कोणी एखादा म्हणेल की देवदत्तसिंह आहे किंवा हा बालक आहे तर त्याचे ते म्हणणे असे की देवदत्तसिंहाप्रमाणे क्रूर आहे बालक अग्निप्रमाणे तेजस्वी आहे अशा तऱ्हेने समगुणामुळे देवदत्त आणि बालक रूप अधिष्ठानाची स्तुती करण्यात आली आहे कारण गवण शब्द गवण ज्ञानाच्या योगाने सिंहाचे कार्य कोणा तरी खाणे किंवा अग्नीचे कार्य कोणा तरी जाळणे हे परंतु मिथ्या प्रत्ययाचे कार्य अनर्थकारक अनुभव प्रकट करते गवण प्रतितीच्या विषयाला मनुष्य असे समजतो की हा देवदत्त सिंह नाही आणि बालक पण अग्नी नाही याप्रमाणे शरीर संघातामध्ये आत्मभाव गौण असेल तर अशा गौण आत्म्याच्या योगाने केलेली कर्मे अहवाचा मुख्य विषय आत्म्यासाठी करण्यात आलेला असे मानले जात नाही त्याप्रमाणे किंवा तेज यांच्या द्वारा कोणी मुख्य सिंह किंवा अग्नीचे कार्य करू शकत नाही कारण ती केवळ स्तुती आहे त्यामुळे प्रभावहीन आहे ज्याची स्तुती केली जाते ते तो देवदत्त आणि तो बालक यांना सुद्धा असे माहिती आहे की मी सिंह नाही आणि मी अग्नि नाही याबरोबर सिंहाचे कर्म माझे नाही अग्निचे कार्य पण माझे नाही याप्रमाणे शरीरामध्ये गवण भावना निर्माण होते शरीर संघाताचे कर्म मुख्य आत्म्याचे नाही असा अनुभव येणे आवश्यक आहे मी करता आहे मला कर्म आहे असे नाही यामुळे असे सिद्ध होते की शरीरामध्ये असलेला आत्मभाव गौण नाही जो कोणी असे म्हणतो की स्मृती इच्छा आणि प्रयत्न हे कर्माचे हेतू आहेत त्यांच्यामुळे आत्मा कर्म करतो असे म्हणणे ठीक नाही हे म्हणणे म्हणजे मिथ्या अनुभव होय अर्थात स्मृती इच्छा आणि प्रयत्न हे सर्व मिथ्या अनुभवातून प्रतीत होणारे आहेत इष्ट किंवा अनिष्ट रूप अनुभवाला आलेले कर्मफळापासून निर्माण झालेल्या संस्कारामुळे होते या प्रस्तुत जन्मामध्ये धर्म अधर्म आणि त्यांच्यापासून मिळणारे फळे यांचा अनुभव शरीराच्या संकातामध्ये आत्मबुद्धी आणि राग द्वेष इत्यादी कुठे करण्यात येतात असेच पूर्वीच्या जन्मामध्ये किंवा त्यापूर्वीच्या जन्मामध्ये सुद्धा होते या न्यायाप्रमाणे असे अनुमान गेले की या ठिकाणी गेलेला आणि पुढे येणारा जन्म अनादी रूप संसार निर्माण करणार आहे यामुळे असे सिद्ध होते की ज्ञाननिष्ठेमध्ये सर्व संन्यासाने संसाराची अत्यंत निवृत्ती होते कारण देहाभिमान अज्ञानमूलक आहे म्हणून त्याची निवृत्ती होताच अन्य शरीराची प्राप्ती न झाल्याने जन्म मरण प्राप्ती होऊ शकत नाही शरीराधी संघातामध्ये जो आत्माभिमान आहे ते अविद्यामूलक आहे कारण संसारात मी गायीपेक्षा निराळ आहे आणि गाय वगैरे वस्तू माझ्यापेक्षा निराळे आहेत असे जाणणारा जान्णा, मनुष्य असे कधीही म्हणत नाही खांबावर पुरुषाचा आभास व्हावा त्याप्रमाणे अविवेकामुळे शरीराधी संघातामध्ये मी आहे असा आत्मभाव निर्माण करू शकतो परंतु विवेकी मनुष्य मात्र असा भाव निर्माण करू शकत नाही त्याप्रमाणे पुत्रामध्ये आत्मावयी पुत्र नामासी तात्तरीय संहिता दोन अकरा तू माझा आत्मा आहे अशी आत्मबुद्धी आहे अन्यजनक या संबंधामुळे होणारी ही बुद्धी गवण आहे तो गवण आत्मा भो, पुत्रा पुत्र भोजन करणे वगैरे प्रकारे कोणतेही प्रमुख कार्य करू शकत नाही पुत्राने भोजन केल्याने पिता ज्याप्रमाणे युधाशून्य तृप्त होत नाही त्याप्रमाणे गवण आत्म्याच्या योगे मुख्य आत्म्याचे कोणतेही कार्य होऊ शकत नाही ज्याप्रमाणे गवण सिंह आणि गौण अग्निरूप देवदत्त आणि बालक द्वारा मुख्य सिंह विमा अग्नी यांचे कार्य केले जात नाही पूर्वपक्ष स्वर्गादी न दिसणाऱ्या पदार्थांसाठी कर्माचे विधान करणारे श्रुतींची प्रमाणवचने त्यावरून असे सिद्ध होते शरीर इंद्रिये आदी गौण आत्म्यामुळे मुख्य आत्म्याचे कार्य करण्यात येते उत्तर नाही कारण त्याचे आत्मतत्व अज्ञान निर्माण करणारे आहे अर्थात शरीर इंद्रिय वगैरे गौण आत्मा मिथ्या आहे पूर्व पक्ष तर मग असा आत्मभाव कसा निर्माण होतो उत्तर पक्ष मिथ्या अनुभवामुळे सुद्धा संगरहित आत्म्याची संगती आहे म्हणून आत्मभाव निर्माण केला जातो कारण तो मिथ्या अनुभव असून सुद्धा त्यामध्ये आत्म्याची सत्ता आहे ती नसेल तर आत्मभावनेचा देखील अभाव होईल तात्पर्य असे की मूर्ख आणि अज्ञानी यांचे अज्ञान काळात मी मोठा आहे मी गोरा आहे या प्रकारे शरीर इंद्रिये यांच्या संघातामध्ये आत्माभिमान दृष्टोत्पत्तीचे येतो परंतु मी शरीरत शरीरतापेक्षा निराळा आहे असे समजणाऱ्यांजवळ असलेली विवेक बुद्धी या संघातामध्ये अहम बुद्धीला थारा देत नाही मिथ्या प्रतीच्या अभावामुळे देहात्मबुद्धीचा होतो म्हणून असे सिद्ध होते की शरीरामध्ये असलेली आत्मबुद्धी अज्ञानामुलक आहे गवण नाही जी समानता आणि विशेषता भिन्न आहे असे मानले गेले आहे तसेच सिंह आणि देवदत्त किंवा अग्नि आणि बालक वगैरे मध्ये सुद्धा गौण प्रतेती अगर गौण शब्दाचा प्रयोग केला जाऊ शकतो परंतु ज्यांची समानता आणि विशेषता समजली नाही त्यांच्या बाबतीत मात्र असा प्रयोग केला जात नाही या ठिकाणी जे म्हटले गेले की श्रुती ही प्रमाण रूप मानल्यामुळे हा पक्ष सिद्ध होतो ते सुद्धा ठीक नाही कारण ही, ही प्रमाणता अदृष्ट विषयक आहे अर्थात प्रत्यक्ष प्रमाणांनी उपलब्ध न होणारे अग्निहोत्रा वगैरे साध्य साधन संबंधाच्या विषयामध्ये श्रुतीप्रमाण आहे प्रत्यक्ष प्रमाणांनी उपलब्ध असणाऱ्या विषयांच्या बाबतीत मात्र नाही कारण श्रुतीचे प्रमाणने अदृष्ट विषय दृष्टीसमोर आणणे यासाठी आहे अर्थात अप्रत्यक्ष विषयाबद्दल सांगणे हे श्रुतीचे काम आहे देहादि संगातामध्ये मिथ्या अज्ञानामुळे निर्माण झालेल्या आमप्रद्धतीला गवण मानणे तितकेसे बरोबर नाही पाणी थंड आहे हे प्रकाशात येत नाही असे सांगणारी शेकडो श्रुती वचने आहेत पण ती प्रमाण म्हणून मानली जात नाही जर श्रुती असे सांगत असेल की थंड आणि अप्रकाशक आहे तर असे मानावे की या श्रुतीचा आणखी अविष्ठ असा अर्थ आहे कारण अन्य प्रकारानेही प्रामाणिकता सिद्ध होत नाही परंतु प्रत्यक्षादी अन्य प्रमाणाच्या विरुद्ध किंवा श्रुतीच आपल्या वचनाविरुद्ध अर्थ करते ही कल्पना करणे उचित नाही पूर्वपक्षी कर्म मिथ्यात ज्ञानयुक्त पुरुषाकडूनही होणे शक्य आहे असे मानण्याने प्रत्यक्षात कर्त्याचा अभाव होतो म्हणून श्रुतीची अनर्थकासि अनर्थकता सिद्ध होते असे म्हटले तर उत्तर पक्ष नाही ब्रह्मविद्येच्या बाबतीत श्रुतीची सार्थ सिद्ध होते पूर्वपक्षी याप्रमाणे कर्मकांडातील विधिश्रुती अप्रमाण आहे असे प्रतिपादन केले त्याचप्रमाणे ब्रह्मविद्येतील विधिश्रुती सुद्धा अप्रमाण आहे असे म्हणण्याचा प्रसंग येईल उत्तरबक्षी त्याचा बाधक अनुभव नाही ज्याप्रमाणेद्वारा आता साक्षात झाल्यावर देहादि संघातामध्ये आत्मबुद्धी बाधित होते त्याप्रमाणे आत्म्यामध्ये होणारा आत्मभावाचा अनुभव कोणत्याही प्रकारे कोणत्याही काळे बाधित केला जात नाही कारण आत्मज्ञान हे स्वतःच फळ आहे त्याच्याशिवाय अन्य फळाची प्राप्ती येते नाही ज्याप्रमाणे अग्निउष्ण आणि प्रकाशरूप आहे वास्तविक कर्मविधायक श्रुती अप्रामाणिक नाही कारण ती पूर्वीच्या प्रवृत्तीला आवरून धरून नवीन नवीन शास्त्रीय प्रकृतीला समोर येणारी वृत्ती ती उत्पन्न करते म्हणून उपाय मिथ्या असूनही उपायाच्या सत्यतेमुळे त्याचीही सत्यता आहे ज्याप्रमाणे विधिवचनाच्या सर्वात शेवटी सांगण्यात येणारा अर्थवादी वचनाची सत्यता मानली जाते लोक व्यवहारामध्ये सुद्धा असे दुसरी येते की गुणमत्त आणि बालकांना वगैरे दूज पाजण्यासाठी शेंडी वाढेल असे सांगण्यात येते त्याप्रमाणे आत्मज्ञान होण्यापूर्वी देहाभिमानाच्या निमित्ताने प्रत्यक्षादी प्रमाणांच्या प्रमाणत्वाप्रमाणे प्रकारामध्ये स्थित असलेल्या श्रोतींची साक्षात प्रमाणता सुद्धा सिद्ध होते तुम्ही जे असे मानता की आत्मा स्वतः कोणती क्रिया न करता सुद्धा सन्निध असल्याने कर्म करतो हे आत्म्याचे मुख्य कर्ते पण आहे युद्धा युद्धा राजा स्वतः युद्ध करत नाही परंतु सान्निध्यात असलेल्या अन्य युद्धाकडून युद्ध करून घेतो तरी सुद्धा राजा युद्ध करतो असे म्हटले जाते तसेच राजा विजयी झाला राजाचा पराभव झाला असेही म्हटले जाते याप्रमाणे सेनापती सुद्धा केवळ मुखाने आज्ञा करतो असे असले तरीही राजा आणि सेनापती यांचा या परिणामाशी संबंध असल्याचे दिसून इस येते तसेच पृथ्वीजाने केलेले कर्म यजमानाने केले असे मानले जाते त्याप्रमाणे देहादी संघाचा करून होणारी कर्मे आत्म्याने केली असे म्हणले जाते कारण त्याचे फळ आत्म्याला मिळत असते असे म्हणणे ठीक नाही कारण असे मानल्याने कर्म न करणाऱ्याला कर्ता मानण्याची वेळ येईल कारणे अनेक प्रकारचे आहेत तरी सुद्धा तुमचे म्हणणे बरोबर वाटत नाही कारण राजाचे कर्ते पण पाहिले जाते अर्थात राजा आपल्या स्वतःच्या व्यापारातूनच युद्ध करतो तसेच योद्ध्यांच्या मार्फत युद्ध करण्याचा आणि त्यांसाठी त्यांना धन देण्याचा व्यवहार करावा लागतो जय देखील कर्तेपण आहे प्रधान आहुती देण्यामुळे आणि दक्षिणा देण्याच्या कारणामुळे यजमानच यज्ञाचा करता होतो यातून असे निश्चित होते की क्रियारहित वस्तू मध्ये कर्तेपणाचा जो उपचार आहे उगवण आहे राजा आणि यजमान यांच्यामध्ये सव्यापार रूप मुख्यकर्तेपणा जर ते ते प्राप्त झाले नाही तरी केवळ त्याच्या सान्निध्यामुळे त्याचे मुख्य कर्ते पण मानले जाते लोहाच्या हालचालीमुळे चुंबकाचे सान्निध्य असल्याने चुंबकला कर्तेपणे येते परंतु चुंबकाप्रमाणे राजा आणि यजमान यांचा व्यापार दिसून आला नाही तर अशी स्थिती होणार नाही सान्निध्यामुळे जे कर्तेपणे तेथे गौण आहे असे असल्याने त्यातून प्राप्त होणाऱ्या काळाचा संबंध सुद्धा गवणच ठरेल कारण कर्ता गवण असल्याने प्रधान कर्म केले जात नाही म्हणून असे खोटा खोटेपणे म्हटले जाते की निष्क्रिय आत्मा देहाधिकांच्या कर्मामुळे अ अग करता अगर भोगता होतो परंतु केवळ भ्रांतीमुळे काहीही होऊ शकते जसे स्वप्न आणि मायेमध्ये होते परंतु शरीराधिकांमध्ये आत्मबुद्धीरूप अज्ञानाचा पसराचे वे विच्छेदन होते सुषुप्ती आणि समाधी वगैरे अवस्थांमध्ये कर्तृत्व भक्तृत्व आदी अनर्थ निर्माण होत नाहीत म्हणून असे सिद्ध होते की संसारभ्रम खोट्या ज्ञानाचे निमित्त आहे वास्तविक नाही कारण पूर्ण पूर्ण तत्वज्ञानामुळे त्यांची अत्यंत निवृत्ती होते अध्यायामध्ये संपूर्ण शास्त्राचा अर्थाचा उपसंहार करण्यात आला आहे तरी सुद्धा या अखेरच्या श्लोकामध्ये शास्त्राचा अभिप्राय निश्चित करण्यासाठी संक्षेपाने उपसंहार करण्यात आला आहे यापुढे या, या शास्त्राच्या संप्रदायविधीबद्दल सां, सांगतात श्लोक सदुसष्टावा हे तू गीतारूप तत्वज्ञान कोणत्याही काळी तपशून्य मनुष्याला सांगू नकोस तसेच ज्याची ऐकण्याची इच्छा नाही जो माझ्याबद्दल दोष दृष्टी ठेवतो त्याला त्रमूळी सांगू नकोस तुझ्या कल्याणासाठी मी हे गीताशास्त्र तुला सांगितले कल्याण म्हणजे संसाराची विच्छेदन संसार संपवणे होय हे शास्त्र तपशून्य मनुष्याला सांगू नकोस वाच्यम या व्यवधान युक्त पदाचा न या पदाशी संबंध आहे तपस्वी असून जो भक्ती करीत नाही अर्थात गुरु आणि देवता यांच्याबद्दल ज्याला भक्ती नाही त्याला सुद्धा कोणत्याही अवस्थेत ऐकू नकोस तो भक्त असेल तपस्वी असेल परंतु हे शास्त्र ऐकण्याची ज्याला इच्छा नसेल त्याला सुद्धा सांगू नकोस त्याचप्रमाणे मी वासुदेव आकार धरी त्या माझ्याबद्दल दोषमय दृष्टी असेल मला जो जाणत नाही माझ्यावर आत्मप्रशंसेच्या दोषाचा आरोप करून माझे ईश्वरत्व जो सहन करू शकत नाही तो सुद्धा या संबंधात अयोग्य आहे त्याला सुद्धा हे शास्त्र सांगू नकोस या सर्व विवेचनावरून असे निश्चित होते की भगवंताबद्दल भक्ती असणाऱ्या तपस्वी सेवाभाव असणाऱ्या आणि दोषदृष्टीरहित पुरुषाला फक्त शास्त्र सांगावे अन्य स्तुतीमध्ये बुद्धिमान अर्थात तपस्वी याप्रमाणे येथे फरक केल्याला आढळतो म्हणून असे समजले पाहिजे की सेवाभाव आणि भक्तियुक्त तपस्वी पुरुषाला अर्थात या तीनही गुणांनी युक्त असलेल्या बुद्धिमान पुरुषाला हे सा शास्त्र सांगणे जरूर आहे सेवाभाव आणि भक्ती नसणाऱ्या तपस्वी किंवा बुद्धिमान असणाऱ्या कोणत्याही पुरुषाला सुद्धाही शास्त्र सांगू नकोस भगवंतामध्ये दोषदृष्टीने पाहणारा मग तो उपरोक्त सर्व गुणांनी संपन्न असला तरी सुद्धा त्याला सांगू नकोस गुरुची सेवा करणाऱ्या आणि भक्तिवान पुरुषालाच हे शास्त्र सांगावे त्याप्रमाणे श्लोक अडुसष्टावा आणि जो पुरुष माझ्या वती प्रेम करून हे अत्यंत परमगुह्यतम शास्त्र माझ्या भक्तांमध्ये प्रतिष्ठित करील तो मलास प्राप्त होईल यात शंका नाही भाष्य जो मनुष्य मी सांगितलेले आणि परमकल्याण हे ज्याचे फळ आहे असे श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवाद रूपाने सांगितलेले अत्यंत गुप्त असे गीताशास्त्र माझ्या वर भक्ती असणाऱ्या भक्ताला सांग ग्रंथरूपाने अगर अर्थरूपाने प्रस्थापित कर मी ज्याप्रमाणे तुला सांगितले आहे तसेच सांग या ठिकाणी भक्तीमुळे असे कळून येते की मनुष्य केवळ भगवंताच्या भक्तीमुळेच शास्त्र प्रदान करण्यास पात्र होतो हे शास्त्र कसे सांगावे याबद्दल सांगतात माझ्यावर अतीव भक्ती करून अर्थात परमगुरु भगवंताची मी सेवा करतो असे समजून आणि त्याचे जे फळ आहे ते मलाही प्राप्त होईल म्हणजेच मी निसंदेह मुक्त होईल यामध्ये संशय करता कामा नाहीये श्लोक म्हणून माझे प्रिय करणारा मनुष्यांमध्ये कोणीच नाही तसेच पृथ्वीवर त्याच्यापेक्षा माझा प्रिय दुसरा कोणी भविष्यातही होणार नाही संप्रदाय पु मला अधिक प्रिय कार तो माझे अत्यंत प्रिय करणारा आहे वर्तमान काळी मनुष्यामध्ये त्याच्यापेक्षा मोठा प्रियतम कार्य करणारा कोणी नाही आणि पुढे कोणी नसेलही श्लोक सत्तरावा जो पुरुष धर्ममेय असलेल्या आम्हा दोघांच्या संवाद रूपी गीताशास्त्राचे अध्ययन करेल त्याच्याकडून ज्ञानरूपी यज्ञाने पूजा केली आहे असा मी होईल असे माझे मत आहे जो पुरुष आमच्या दोघांचा संवाद रूप धर्ममय गीता ग्रंथाचे पठण करेल, त्या योगे असे होईल की ज्ञानरूपी यज्ञाने माझी पूजा होईल विधीयज्ञ जपयज्ञ उपांशुयज्ञ आणि मानस यज्ञ माणसापेक्षा सुद्धा श्रेष्ठतम आहे म्हणून ज्ञान यज्ञाच्या योगाने गीताशास्त्राची स्तुती करतात किंवा असे मानावे हा फलविधी आहे त्याचे फळ देवताविषयक ज्ञान यज्ञाच्या बरोबरीचे आहे या ग्रंथाच्या अध्ययनाच्या योगाने माझी पूजा होते असा माझा निश्चय आहे श्रोतांना या प्रमाणे फल प्राप्त होते श्लोक एकाहत्तरावा जो मनुष्य श्रद्धायुक्त आणि दोषदृष्टीरहित होऊन गीता शास्त्राचे केवळ श्रवण करेल तो देखील पापापासून मुक्त होईल आणि उत्तम करन, कर्म करणाऱ्यांच्या श्रेष्ठ लोकाला प्राप्त होईल भाष्य जो मनुष्य या ग्रंथाचे श्रद्धापूर्वक आणि दोषदृष्टीर श्रवण करेल तो सुद्धा पापापासून मुक्त होऊन पुण्य करणाऱ्या अर्थात अग्निहोत्रादी श्रेष्ठ कर्म करणाऱ्या शुभ लोकाला प्राप्त होतो या ठिकाणी असणाऱ्या अपिया पदाने असे समजले जाते अर्थ समजणाऱ्याची गोष्टच कशाला शिष्याने या शास्त्राचा अर्थ ग्रहण केला आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी भगवान विचारतात की विचारणा करण्याचा अभिप्राय असा आहे की शास्त्राचा अभिप्राय ऐकणाऱ्याला समजला आहे की नाही हे लक्षात आल्यावर त्याला हे शास्त्र पुन्हा सांगावयाचे असल्यास कोणत्या प्रकारे सांगावे या योगे गुरु किंवा आचार्य याचे असे कर्तव्य प्रकट केले जात आहे की दुसऱ्या उपयाचा स्वीकार करून कोणत्या प्रकारे कृतार्थ करता येईल श्लोक बहात्तरावा हे प्रथा हे गीताशास्त्र तू एकाग्र चित्र श्रवण केलेस की नाही आणि हे धनंजया अज्ञानजनित तुझा मोह नष्ट झाला का भाष्य हे प्रथा मी सांगितलेले हे शास्त्र तू एकाग्र चित्ताने ऐकून बुद्धीमध्ये स्थिर केलेस की नाही किंवा ऐकले ना ऐकले असे केलेस हे धनंजय तुझा अज्ञानजनित मोह स्वाभाविक अभिबी अभिवेकीपणा चित्ताचे मूढत्व असले का, का। ज्यासाठी तू हे शास्त्र श्रवण श्रवण करण्याचे परिश्रम घेतलेस आणि मला सांगण्याचे कष्ट झाले अर्जुन म्हणाला श्लोक त्र्याहत्तरावा हे अच्युता तुझ्या कृपेमुळे माझा मोह नष्ट झाला आहे माझी स्मृती देखील मला परत मिळाली माझा संशय नाहीसा झाला असून मी स्थिर झालो आहे आता तू सांगशील त्याप्रमाणेच मी करीन भाष्य हे अच्युता अज्ञानजन्य माझा मोह जो संपूर्ण होता तो नष्ट झाला हे अच्युता तुझ्या कृपेचा आश्रय केल्याने तुझा आश्रित झाल्याने तुझ्या कृपेने आत्मविषयक स्मृती सुद्धा प्राप्त झाली यामुळे माझ्या अंतरातील सर्व ग्रंथी संशय शून्य झाल्या आहेत मोहनाशक या संवादातून ही गोष्ट निश्चितपणे प्रत्यला आली की जो अज्ञान जनित मोहाचा नाश आणि आत्मभिषेक स्वर्गीचा लाभ होतो हेच या संपूर्ण शास्त्राच्या अर्थज्ञानाचे फळ आहे आत्म्याला न जाणणारा विशोक कर करतो चादोग्य साथ एक तीन आत्मज्ञान झाल्यावर सर्व ग्रंथींचा विच्छेद होतो असे सांगण्यात आले हृदयाच्या सर्व ग्रंथी विच्छिन्न हो मुंडक उपनिषद दोन दोन आठ एकतेचा अनुभव आलेले कुठला शोक आणि कुठला मोह ईशावासे उपनिषद साथ इत्यादी मंत्र आहेत मी उभा आहे तू जसे सांगशील या ठिकाणी अभिप्राय असा आहे की भगवंताच्या कृपेमुळे कृतार्थ झालो मला आता कोणतेही कर्तव्य उरले नाही शास्त्राचा अभिप्राय या ठिकाणी समाप्त झाला या प्रतिपादनाचा संबंध दर्शवण्यासाठी संजय म्हणाला श्लोकचा व्यात्तरावा याप्रमाणे मी वासुदेवाचा आणि महापुरुष अर्जुनाचा अद्भुत रहस्ययुक्त आणि रोमांचकारी संवाद ऐकला लोक पंचत्तरावा महर्षी व्यासांच्या कृपेने प्राप्त झालेल्या दिव्यदृष्टीने मी हा परमगुह्य योग अर्जुनाला सांगत असताना योगेश्वर श्रीकृष्णापासून प्रत्यक्ष श्रवण केला भाष्य महर्षी व्यासांच्या कृपा त्यांच्यापासून प्राप्त झालेल्या दिव्य दृष्टीमुळे हा अत्यंत श्रेष्ठ आणि गुजर संवाद आणि श्रेष्ठ योग ऐकला किंवा असे म्हणा की योगविषयक हा समाज असल्याने हा देखील एक योग आहे म्हणून या संवादरूपी योगाचे मी योगेश्वर भगवान श्रीकृष्णापासून प्रत्यक्ष ते सांगत असतानाच ऐकला आहे परंपरेने नाही श्लोक शहारावा हे राजा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा हा रहस्ययुक्त कल्याणकारक आणि अद्भुत संवाद पुन्हा पुन्हा आठवून मी आनंदित होत आहे श्लोक सत्याहत्तरावा हे राजा श्रीहरीचे श्री ते अत्यंत विलक्षण रूप देखील पुन्हा पुन्हा आठवून मला मोठे आश्चर्य वाटत आहे आणि मी पुन्हा पुन्हा आनंदित होत आहे श्लोक अठ्यात्तरावा ज्या ठिकाणी योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहे आणि जेथे गांडे धनुष्य धारण करणारा अर्जुन आहे तेथेच संपत्ती विजय आणि अचल असते अशी नीती आहे असे माझे मत आहे संपूर्ण योग आणि योगाचे योगा बीज मूळ ज्याच्यामुळे उत्पन्न झाले म्हणून त्यांना भगवान योगेश्वर असे म्हणतात ज्या पक्षामध्ये सर्व योगाचे ईश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत त्याप्रमाणे ज्या पक्षामध्ये गांडी वदन सुधारण करणारा प्रथा अर्जुन आहे त्या पांडवांच्या पक्षामध्ये श्री ऐश्वर त्याच पक्षामध्ये विजय आणि त्याच पक्षामध्ये विभूती अर्थात संपत्तीचा विशेष विस्तार आहे आणि हीच अचलनीती आहे असे माझे मत आहे अठरावा अध्याय समाप्त श्रीमद गीता शंकर भाष्य समाप्त